लुक अध्याय तीन तिबीर कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी जेव्हा राज्यपाल होता येरोद हेरोद गालिलचा अधिकारी असताना आणि त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखो नीती या देशांचा अधिकारी होता व लुसनीय हा अभिलेनेचा अधिकारी होता हनन्या व केफा हे मुख्य याजक होते तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले तो यादेने सभोवतालच्या सर्व परिसरात गेला ओ लोकांना त्यांच्या पापापासून क्षमा मिळण्यासाठी पश्चातापाचा बाबतीस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला हे संदेष्टाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला प्रभूसाठी मार्ग तयार करा त्याचे रस्ते सरळ करा प्रत्येक दरी भरून येईल आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल वाकड्या थिकड्या जागा सरळ केल्या जातील ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील आणि सर्व लोक देवाचे तारण पाहतील त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला ओ पिं क्रोधापसन घवध के लिए पश्चातापा योग्य अपापसा मनू ना कि आठ अब्राहम आम पित्यासारख तुम संगतो कि अब्राहमाण कर खड़क उपयोग कर समर्थ है झाडांच्या मुळाशी कुराड अगोदरच ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड हे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्त टाकले जाईल जमावाने त्याला विचारले मग आता आम्ही काय करावे त्याने उत्तर दिले ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे काही जकादारही घ्यावास आले होते, बापती करवा गुरूजी आम्वे तो गरजेपेक्षा जामा करू नका तुम्हारा संगले का विचारावे यहां को बलजबरी ने पैसे घउ नका को खोट आरोप करू ना तुम्हारा मिलना पगार समाधानी राहा लोक मशियाची अपेक्षा करीत होते आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले तो म्हणाला मी तुमच्या बाबतीस पाण्याने करतो पण एकदम जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे त्याच्या वाहनांचे बंद सोडण्याची मी पात्र नाही तो तुमचा बाबतीस्मा पवित्रात्म्याने व अग्नीने करी त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विजेता येणाऱ्या अग्निने जाळून टाकेल येव्हानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली येव्हानाने हे या सत्ताधीशाची कान उघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशीरोदियाशी आनंदिक संबंध होते तसे इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या हे सर्व करून सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने यव्हानाला तुरुंगात टाकले तेव्हा असे झाले की जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले आणि पवित्र आत्मा कबूतराच्या रूपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली तू माझा प्रिय पुत्र आहे मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे जेव्हा येशू त्याचा त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षाचा होता लोकांना असे वाटे की येशू योसेफाचा मुलगा आहे योसेफ एचा मुलगा होता एली मथादाचा मुलगा होता मथाद लेवीचा मुलगा होता लेवी मलखीचा मुलगा होता मलखी यनयाचा मुलगा होता येनय़ा योसेफचा मुलगा होता योसेफ मथिसाचा मुलगा होता मथि आमोसाचा मुलगा होता आमोस नहुमाचा मुलगा होता नहूम हे मुलगा होता हे नगयाचा मुलगा होता नग महताचा मुलगा होता महत मथिथाचा मुलगा होता मथीत सिमयाचा मुलगा होता सिमयी योसेखाचा मुलगा होता योसेख योदाचा मुलगा होता योदा युहोनान मुलगा होता युहोनान रेषा मुलगा होता रेषा जरुब्बा मुलगा होता झरुब्बा बेल मुलगा होता शल्तियल नेरीचा मुलगा होता नेरी मलखीचा मुलगा होता मलखी आदीचा मुलगा होता आदी कोसमाचा मुलगा होता कोसोम एल्मादाचा मुलगा होता एल्मदाम एराचा मुलगा होता यर येशूचा मुलगा होता येशू अलियेझराचा मुलगा होता अलियझर योरिमाचा मुलगा होता योरिम मथादाचा मुलगा होता मथाद लेवीचा मुलगा होता लेवी सिमोनाचा मुलगा होता सिमोन येहुदाचा मुलगा होता येहुदा युसेफचा मुलगा होता योसेफ योनामाचा मुलगा होता योनाम येल्या मुलगा होता येल्या मल्ल्याचा मुलगा होता मल्या मीनाचा मुलगा होता मीना मथादाचा मुलगा होता मथाद नाथानाचा मुलगा होता नाथान दाविदाचा मुलगा होता दावीद ईशियाचा मुलगा होता इशाय ओबेदाचा मुलगा होता ओबेद बवादाचा मुलगा होता बवाज सलमोनाचा मुलगा होता सलमोन नळशोनाचा मुलगा होता नळशोन अमिनादाबाचा मुलगा होता अमिनादाब आरने मुलगा होता आरने हे मुलगा होता हेसरोन पेरेसाचा मुलगा होता पेरेस येहूदाचा मुलगा होता येहुदा याकोबाचा मुलगा होता याकोब इसाहाकाचा मुलगा होता इसाहाक अब्रामाचा मुलगा होता अब्राहम तेराहाचा मुलगा होता तेरह नाहोराचा मुलगा होता नाहोर सरुगाचा मुलगा होता सरूग रऊचा मुलगा होता रऊ पेलेगाचा मुलगा होता पेलेग एबराचा मुलगा होता एबर शेलहाचा मुलगा होता शेलह केनानाचा मुलगा होता केनान अर्पक्षदाचा मुलगा होता अर्पक्षद सेमाचा मुलगा होता केम नोहाचा मुलगा होता नोहा लामेखाचा मुलगा होता लामेक मथुशेलचा मुलगा होता मथुशेल हनोखाचा मुलगा होता हनोख यारेजाचा मुलगा होता यारेज महल लेलाचा मुलगा होता महल लेल केनानाचा मुलगा होता केनान अनुष्याचा मुलगा होता अनुष शेताचा मुलगा होता शेत आदामाचा मुलगा होता आदाम देवाचा मुलगा होता